वाल्मिकी रामायण अयोध्याकांड एकविसावा अशा रीतीने विलाप करणाऱ्या कौशलेल्या मलूर झालेल्या वचनात अडकून राज टाकून जर राम वनात जाऊ लागला तर ते मलाही रुचणार नाही काम विवेश झालेला आणि त्याने प्रेरित झालेला म्हातारा राजा विषय वासनेचा पगडा बसून भलतेसते मनात घेऊन काय बोलणार नाही रामाला राष्ट्राच्या बाहेर काढून वनात राहायला पाठवावे असा अपराध किंवा असा दोष मला तरी त्याच्याकडून झालेला दिसत नाही रामाचा दोष त्याच्या माघारी देखील काढून दाखवेल असा कोणी माणूस मग तो आमचा मित्र असो कि समाजाबाहेर टाकलेला असो मला या लोकात दिसत नाही देव माणसासारखा स्रग इंद्रिय दमन करणारा शत्रूवर सुद्धा प्रेम करणारा धर्मपरायण अशा पुत्राचा कोण कारण नसताना त्याग करेल राजाला पुन्हा बारपण आले आहे राजाचे यापूर्वीचे वर्तन ज्या स्मरणात आहे असा कोणता पुत्र राजाचे आता मनात घे जवळ कोणालाही त्याच्या मनातली ही गोष्ट कळलेली नाही तोवर तू हे राज्य माझ्यासह आपल्या ताब्यात घे रामा मी तुझ्या मागे धनुष्य घेऊन कृतांता सारखा उभा राहून तुझे रक्षण करीत असताना आडवे येण्याची कोणाची छाती आहे हे नरश्रेष्ठा कोणी जर विरोधाला उभा राहिलास तर तीक्ष्ण बाणाने ही सारी अयोध्या मी निरमनुष्य करून टाकेल भरताच्या पक्षाचे किंवा त्याचे हित इच्छिणारे जे कोणी असतील त्या, त्या सर्वांना मी मारून टाकेल कारण मऊ सापडले की माणसे कोपराने खणू लागतात कैकेईने चिथावणी दिल्याने जर तिच्यावर आमचे हे वडील संतुष्ट झाले असतील तर ते आमचे शत्रू ये अशा संबंध तोडलेल्या बंदीत घालावे किंवा ठार देखील मारावे कार्य काय अकार्य काय हे लक्षात न घेणारा बदलौकिक पावलेला पिता जर भरत्या मार्गाला लागलेला ला असेल तर त्याला शासन करणे योग्य ठरते हे पुरुषोत्तमा जे तुझ्या पुढे वाढून दिलेले आहे ते कैकेईला हे कशाच्या जोरावर किंवा काय हेतू मनात धरून देऊ इच्छितात तुझ्याशी किंवा माझ्याशी पराकष्ठाचे वैर बांधून भरताला राजश्री देण्याची यांची काय दुशाद आहे देवी या माझ्या भावावर माझे खरोखर मनापासून प्रेम आहे सत्याची धनुष्याची मी केलेल्या दानाची आणि पुण्यकर्माची शपथ घेऊन हे मी तुला सांगतो राम पेटलेल्या आगीत किंवा अरण्यात प्रवेश करू इच्छील तर देवी त्याच्या अगोदर मी तेथे गेलेलो असन असे समज माझ्या पराक्रमाने तुझे हे दुःख सूर्याने अंधार घालवाहो तसे मी घालवून टाकेन देवी तू आणि रामाने सुद्धा काय वीर आहे ती पाहावीच आमचे वडील काही काहीवर आसक्त होऊन दिनवाने झाले वृद्ध असून सुद्धा तिरस्कर वागत आहेतचं हे बोलणे ऐकून शोकात बुडून जाऊन रडत असलेल्या कौशल्या रामाला म्हणाली मला मुला तुझा भाऊ लक्ष्मण याचे म्हणणे तू आता ऐकलेस ते ऐकल्यावर तुला जे बरे वाटेल ते तू कर माझ्या सवतीने उच्चारलेले धर्माला सोडून असलेले शब्द ऐकल्यानंतर शोक व्याकुळ झालेल्या मला सोडून तू येथून निघून जाणे योग्य नाही तू धर्म जाणणार आहेस म्हणून धर्म वृत्तीच आहेस तुला धर्मानुसार वागण्याची इच्छा असेल तर येथेच राहून माझी शुश्रूषा कर आणि उत्कृष्ट धर्माचे आचरण कर पुत्रा आपल्या घरात संयमीपणाने राहून आईची सेवा करणारा काश्यप का फार मोठे तप केल्याचे पुण्य गाठीस बांधून स्वर्गात गेला जसा राजा तुला वडिलकीच्या नात्याने आदरणीय तशी मीही आहे तुला माझी अनुज्ञान नाही तुला इथून वनात जाता येणार नाही तुझा व्यवसायाला तर जगण्याशी आणि सुखाशी मला काही कर्तव्य नाही तुझ्या सहवासात मला गवत खाणे सुद्धा गोड लागेल शोकाने व्याकुळ झालेल्या मला टाकून जर तू वनात जाशील तर मी येथे उपोषण करेन जगणे मला शक्य होणार नाही मग पुत्रा तुला तो लोकप्रसिद्ध नरक मिळेल जसा नदीपती समुद्राला ब्रह्महत्येच्या विलाप करणाऱ्या कौशल्य मातेला धर्मात्मा उल्लंघण्याची माझी शक्ती नाही माथा नमून तुला मी विनवतो की मी वनात जाऊ इच्छितो वनात राहणाऱ्या विद्वान कंडू ऋषीला गाय मारणे हे अधर्म हे ठाऊक होते तरी त्याने पित्याची आज्ञा पाळली आमच्या कुळात तर पूर्वी पित्या सगराच्या आज्ञेने सगर पुत्रांनी भूमी खडून काढली आणि आपली प्रचंड हत्या करून घेतली पित्याच्या आज्ञा पाळण्याकरता जामदग्नी रामाने स्वतःची आई रेणुका हितावर आरण्यात परशूने शिरच्छेद केला अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणे स्वर्गात देवासारख्यांची आहेत पित्याचे शूरत्वाचे वचन अंमलात आणून मी पित्याचे हित करीन मी एकटाच पित्याची आज्ञा मानणार आहे असे नाही ज्यांची मी नावे सांगितले त्यांनी सुद्धा देवी हेच केले आहे तुला अप्रिय वाटणारा पूर्वी कोणी कधी न पाळलेला धर्म मी पाळित आहे असे नाही पूर्वीच्या माणसाने तो घालून दिलेला आहे त्याच मार्गाने ते गेले आणि मी त्यांच्याच मागोमाग जात आहे तेव्हा हेच मी करणे योग्य या वाचून या लोक इतर काही करणे योग्य नाही पित्याची आज्ञा पाळणाऱ्याची कधीही अवनती होत नाही असे आईला बोलून तो सदुक्ती बोलणाऱ्या आणि सर्व धनुर्धाराक श्रेष्ठ राम मग लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मण तुझ्या मनात माझ्याविषयी पराकाष्ठेचा स्नेह आहे हे मी जाणतो तुझ्यात असा पराक्रम वीर तेज आहे की जे नष्ट करणे अत्यंत कठीण आहे हेही मी जाणतो हे शुभलक्षण माझ्या आईला जे पराकाष्ठेचे दुःख आहे ते, ते सत्याचे आणि मर्म तिला माहीत नसल्यामुळे लोकात धर्म हा श्रेष्ठ आहे सत्य उभे राहिले ही पित्याची आज्ञा सुद्धा उत्तम आहे कारण ती धर्माला धरू नये धर्माचा आश्रय करून राहणाऱ्याने पित्याची मातेची किंवा ब्राह्मणांची आज्ञा ही वीरा न पाळता व्यर्थ घालवू नये म्हणून हे वीरा आज्ञेचे उल्लंघन करणे मला शक्य होणार नाही पित्याच्या सांगण्यावरूनच कैकेने मला आज्ञा दिलीये म्हणून तूही क्षत्र धर्मानुसार अनार्य बुद्धी टाकून दे उग्र स्वभाव ठेवू नकोस माझ्या मताप्रमाणे प्रेमळपणाने भ्रात्या लक्ष्मणाला असे सांगितल्यावर हात जोडून आणि मान वाकून तो पुन्हा कौसलिला म्हणाला देवी मी वनात चालू मला तुझी अनुमती दे माझ्या प्राणांची तुला शपथ आहे मला शुभाशीर्वादपूर्वक निरप देण्याचा विधी कर राजश्री ययाती जसापूर्वी स्वर्ग सोडून परत आला तसा मी प्रतिज्ञा पार करून पुन्हा नगरीला परत येईल आई शोक मनात्या मनात आवरुण रड़ू नकोस पित्या वचन पूर्ण कर लक्ष्मण सुमित्रा पित्या आज्ञे पर दृढ़ रातन धर्म है आई अभिषेक सामग्री भरुणे दुख हृदयात आवर मी जो वनवासा जाने का धर्माला धरन विचार के प्रमाण तु वार त्यात हे उत्तम धर्माला अनुसरून शांतपणे आणि इतक्यांची बोल ऐकून ती माऊली बेभान झाली होती ती परत शुद्धीवर येऊ रामाकडे पाहून म्हणाले गुरु तशी मीही धर्माने आणि तुझ्यावरच्या वाचल्याने तुला गुरु माझी तुला अनुज्ञा नाही मला अत्यंत दुःखात टाकून तू जाणे योग्य होणार नाही तुला सोडून या जगात जगून तरी मला काय करायचे किंवा लोकाचार किंवा पितृतर्पण अमृतत्व प्राप्तीची साधना इत्यादी घेऊन तरी मला काय करायचे साऱ्या जीव लोकाच्या सान्निध्यापेक्षा क्षणभर का मिनातुस हे सानिध्य मला अधिक सुख देणारे माणसाने पलिताने बुजवलेला प्रचंड हत्ती जसा अंधारात शिरतो तसा आईचा करुण विला राम अधिकच जळू लागला बेशुद्धशा झालेल्या आपल्या आईला आणि दुखाने व्याकुळ आणि संत्रस्त झालेल्या लक्ष्मणाला धर्मनिष्ठ राम तशा परिस्थितीत तोच एक बोलू शकेल असे धर्मानुसार वचन बोलला तो म्हणाला लक्ष्मणा तुझे माझ्यावरील भक्ती आणि तुझा पराक्रम यांची मला नित्य जाणीव आहे परंतु माझा विचार लक्षात न घेता तू आणि आई त्रास करून घेत आहात तसे दुःख करून घेऊ नका या जीव धर्माचरणातून जी फळे उदय पावतात त्यातस धर्म अर्थ काम मानलेले धर्मामध्येच ते सर्व या याविषयी मला शंका नाही भार्या अनुकूल झाली की सद्गुण पुत्र जसे अनुकूल होता तसेच धर्मफलात ते तिन्ही आपोआप येतात ज्या आचरणात या तिन्हीचा समावेश नसेल पण ज्यामुळे धर्माचे आचरण होईल ते हाती घ्यावे या लोक जो अर्थाच्याच मागे लागतो त्याचा द्वेष होतो आणि कामाला वाहिलेला असतो त्याला तर मुळीच लोकांत मान्यता लाभत नाही गुरु राजा पिता आणि वृद्ध हे क्रोधाने असोत हर्षाने असोत की मनात ते वासना धरून असोत धर्म लक्षात घेऊन जे काही करण्याची आज्ञा करतील ते निष्ठुरता नसलेला कोण मनुष्य अंमलात आणणार नाही म्हणून पित्याची आज्ञा जशीच्या तशी संपूर्ण पाळायची नाही हे माझ्याकडून होणार नाही बाळा अधिकाराच्या दृष्टीने ते तुझे माझे पिता आहेत देवी कौशल्यचे पती ते तेच तो सर्वांचा आधार आहे धर्म आहेत बरं ते धर्मराज जिवंत असताना विशेषतः आपल्या मार्गाने ते जात असताना सामान्य विधवा नारीप्रमाणे देवी माझ्याबरोबर येथून जाऊतही कशी शकेल म्हणून देवी मी वनाला जात असताना मला तुझी अनुमती दे जे शुभकामना प्रगट करणारे विधी ते तू आमच्यावर कर की ज्यामुळे मी ययाती जसा निश्चितपणे परत आला तसा वचन पूर्ण करून परत येईन निव्वळ राजाच्या हेतूने महाफलदायी यशाकडे पाठ करणे मला शक्य नाही देवी हे जीवित दीर्घकाल राहणारे नसताना अजर्माने आजमी मी पृथ्वीचा स्वीकार अशा रीतीने तो नरश्रेष्ठ पुरुषार्थपूर्वक दंडकारण्याकडे जाण्याच्या इच्छेने आपल्या मातेची विनवणी करीत होता त्याचप्रमाणे धाकट्या भावाला धर्मज्ञानाचा पुष्कळ उपदेश केला आणि त्या आपल्या जननीला हृदयात ठेवून त्याने तिला प्रदक्षिणा आघाडी अयोध्याकांडाचा एकविसावा सर्व समाप्त